श्लोक तिसरा यो लोक सर्व प्रमुच्यते जो मला जन्मरहित अनादी आणि सर्व भू भूवर इत्यादी लोकांचा महान ईश्वर असे जाणतो तो मानवामध्ये ज्ञानी आहे व तो सर्व पापांपासून मुक्त होतो ही जरी पाये, सांडूनी हो मोरा जो। असा जरी मी जाणण्याला कठीण आहे तरी कदाचित जो कोणी बाह्यवृत्ती टाकून देहादी अनात्म तत्वांकडे जाणारी वृत्ती काढून सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो म्हणजे वृत्ती अंतर्मुख करतो प्रवर्तला ही वेगी बहुडे देह सांडून देहादी अनात्मतत्वाकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने माघारी फिरतो स्थूल सूक्ष्म कारण हे देह मागे टाकून म्हणजे विचारांनी यांचा निराश करून पंचमहाभूतांच्याही माथ्यावर जो चढतो म्हणजे पंचमहाभूतांचा निराश करतो तैसा राहो निठाय ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुली ये डोळा या प्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष माझे जन्म राहित्य जो जाणतो मी आधी सी परू सकळ लोक महेश ऐसिया माते जोनरु या परी जाणे मी आरंभाच्या पलीकडील अनादि आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे अशा मला जो पुरुष या प्रकारे जाणतो तैसा मनुष्या कृती अंशु तो माझा ची जाण तो पुरुष पाषाणामध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसात अमृत जसे श्रेष्ठ त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ परी माणूसपणाची भांब लोकाची भागू तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत परंतु त्याचे ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे अगा व का अर्जुना हिरा जर अकस्मात कापऱ्यात सापडला व त्यावर जर पाणी पडले तर त्या पाण्याकडून तो विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाही तर पडेल तो कापऱ्यासारखा पाण्यात विरघळणार नाही तैसा मनुष्य लोका आतू तो जरी जाकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेते या प्रमाणे मनुष्य प्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला तरी पण त्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू करून प्रकृती दोषांची गोष्ट ही माहित नसते तो आपळ चंद तू सरपी तैसा माते जाणे तो संकल्पी वर्जून घाली जे त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला त्याला वेढा घालून असलेले साप सोडून जातात त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पाकडून टाकला जातो तेची माते कैसे जाणीजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके तेच मला कसे जाणावे असे जर काही तुझे मन कल्पील तर मी असं आहे व हे माझ्यापासून झालेले निरनिराळे पदार्थ असे आहेत ते ऐकू सारिखे होती आघवि विकार भिन्न भिन भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृती सारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत श्लोक चौथा बुद्धि बुद्धिरज्ञानसमोह क्षमा सत्यम भवो भावो सुखम दुःखम भव बुद्धि ज्ञान असमोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख होणे नसणेभय ते प्रथम जान बुद्धि मग ज्ञान जे निरवधी असमोह सहनसिद्धि क्षमा सत्य त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे समज नंतर अगाध ज्ञान असमोह म्हणजे सहज उपस्थित झालेल्या ज्ञे गोष्टींकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती सहज अक सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य ही समज मग अशा मद मदोन्ही सुख दुःख वर्तत जने अर्जुना भाबा भाव माने भाजी माजी मक्षम शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह हे दोन आणि लोकात असलेले सुख व दुःख आणि अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्याच विकारात गणना करता तुष्टी दान यशो यशवती भावा भूताना मत एव पृथगिध अहिंसा समता तुष्टी त दान यश अपकिर्ती इत्यादी भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात हे पांडूस होता ओळख तू अर्जुना भय आणि निर्भयपणा अहिंसा आणि समबुद्धी संतोष अर्जुना ही माझीच रूपे आहेत असे तू जाणी दान यश अपकिर्ती ते जे भाव सर्वत्र वसती ते मजची पासून होती भूतांच्या ठिकाणी उत्पन्न होतात जैसी भूते आहाती सिनानी तैसेची हे वेगळ आले मानी एक उपजता माझा ज्ञानी एक नैनती माते जशी भूते वेगवेगळी आहेत तसेच हे भाव वेगवेगळे आहेत अस समज त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहीत म्हणजे माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात आगा प्रकाश कवडसे हे सूर्याची स्तव जा प्रकाश उदयी दिसे तमस्तू अरे अर्जुना प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते एका ज्या प्रमाणेच होतात होतो नेनणे ते त भूतांची या दैवांचे करणे म्हणून भावाचे होणे विषम पडे आणि माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे ते प्राण्यांच्या दैवाचे कर्तृत्व आहे म्हणून प्राणी मात्रांच्या ठिकाणी आहे आघावी गुंतली असे जाणावी पंडू कुमारा याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण सृष्टी सापडली आहे असे अर्जुन समज आता येष्टीचे पालक तया आधीन वर्तते लोक ते अकरा भाव आणि कुज आता या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्याच्या ताब्यात सर्व लोक वागतात ते आणखी अकरा विकार तुला सांगेन श्लोक सहावा महर्षय सप्त पूर्वे चत्व मदभावा मानसा जाता येष्याम लोक प्राचीन कश्यपादी सात महर्षी तसे चार स्वयंभूवादी मनु हे माझे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले ही सर्व प्रजा त्यांची सृष्टी आहे तरी आघवांची महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादि प्रसिद्ध सप्त ऋषी तरी अर्जुना सर्व गुणांनी श्रेष्ठ मोठ्या मोठ्या ऋषी प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादी सात ऋषी आणि कि सांगी जातील जे चौदा आतील स्वयंभू मुख्य मुदल चारी मनू चौदा मनू पैकी स्वयंभू आधी करून मुख्य मूल, जे चार मनू तेही आणखी सांगितले जातील ऐसे हे अकरा माझा मनी जा हनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागोनी अग सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे अकरा जण माझ्या मनापासून दळवाडे अचुंबित असे ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते कश्यपादि अकरा उत्पन्न झाले मग त्या अकरा जणांनी इंद्रादी आठ लोकपालांना म्हणजे दिशांच्या स्वामींना उत्पन्न केले व त्यांना त्या दिशांचे स्वामी नेमून ठेवले व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले मनोनी अकरा हे राजा मग येर लोक यांची या प्रजा, येसा हा विस्तारू माझा ओळख तू म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादी हे अकरा राजे आहेत आणि बाकीचे लोकपालाधिक ते यांची प्रजा आहे असा हा माझा विस्तार आहे असे समज पाहे पा आरंभी बीज एकले, मग त्याची बिरुडाली कोंभ बुड जाचे अर्जुना पहा पहिले प्रथम फक्त एक बी असते मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बुड म्हणजे बुधा होते व बुंध्यात फांद्यांचे अंकुर निघतात खांदिया पासुनी अनेका पसरली शाखो पतव देखा पल्लव पाने त्या फांद्यांपासून पुढे लहान मोठ्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यांपासून कोवळी पालवी व पाने फुटतात असे समज पल्लवी फूल फळ एवम वृक्ष केवळ बीज ते केवल चीते। पालवी पासून फुल व फळ उत्पन्न होते याप्रमाणे सर्व झाड तयार होते विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ बीच ऐसे मी एक पहिले मग मी ते, ते व्याले, तेथ सप्त ऋषी आणि त्या मनापासून कश्यप आदी सात ऋषी आणि स्वयंभू आदी चार मनू उत्पन्न झाले इकपाळ लोक केले लोकपाळी विविध लोक स्रजिले लोकांपासून निपजले प्रजा जात त्यांनी इंद्र अग्निरुण नैऋती वायू कुबेर असे हे लोकपाल उत्पन्न केले आणि त्या लोकपाला रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली ऐसे विश्व येथे प्रसला परि भावाचे निजया याप्रमाणे हे प्रत्यक्ष असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच झाले नाही का परंतु हा सर्व माझाच विकार आहे अशा दृष्टीने जो पाहिल त्याला पटेल श्लोक सातवा एत विभूती योगम च मम यो वेवत सोविकंपेन योगेन युज्यते ना तर हा माझा विस्तार व योग म्हणजे विभूती व अभेद जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा महा अभेद योगाने युक्त होतो याविषयी संदेह नाही या आणि यांची व्यापिले विश्व अर्जुना म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्याधिक विकार या माझ्या विभूती आहेत आणि यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे गाया म्हण ब्रिपि लिरी मी वाचून दुसरी गोठी नाही म्हणून अर्जुना या प्रमाणे ब्रम्हदेवापासून प्रारंभ करून शेवटी मुंगी पर्यंत माझ्या वाचून दुसरी गोष्टच नाही ऐसे जाणे जोसाचे तयाचे इरे जाणोनी उत्तम मध्यम भेदाचे दुस्वप्न तया याप्रमाणे जो खरोखर समजतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे म्हणून त्याला चांगले व साधारण या भेदाचे स्वप्न पडेल का तर नाही मी माझी हे आघे योग प्रती एक मानि मी आणि माझ्या विभूती व विभूतीने व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहेत असे ऐक्याच्या प्रतीने जो जाणतो मनोनी महायोगे, मनाचे आंगे, म्हणून अशा या संशयरहित महायोगाने म्हणजे ऐक्य भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एक रूप झाला तो खरोखर कृतार्थ झाला आहे यात शंका घेण्याचे कारण नाही श्लोक आठवा अहम सर्वस प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते इतिजे माम बुधा भाव समन्विता हा। मी सर्वांचे आधिकरण आहे माझ्यापासून सर्व विश्वाची प्रवृत्ती होते हे ज्ञान होऊन प्रेमाने युक्त असे ज्ञानी माझी भक्ती करतात काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दियाची ये भजनाची ये नाटी सुती मज करण की अर्जुना अशा अभेद अभेदृष्टीने जो मला त्याचे भासनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे मन म्हणून अभेदे जो भक्ती योगू तेथ शंका नाही नये खंगू, करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी म्हणून अभेद असा जो भक्तियोग याच बद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही शिवाय याचे आचरण करीत असता जरी थोडा बहुत व्यत्यय आला तथापि त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते हे तुला सहाव्या अध्यायात चाळीसाव्या श्लोकात सांगितलेच आहे तो ची अभे हे जाणा वया मानसा साध झाली तरी परी बोली जेल ते माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याबद्दल मना ध्वनी म्हणजे जन्म पांडवा आणि मजची पासून आघवा निर्वा हो तरी अर्जुना या सर्व जगाला मीच जन्म देणार आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्या पासूनच आहे कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रय तर जळ लाटांच्या अनेक परंपरेचा जन्म अर्जुना पाण्यातच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते व त्यांचे असणे पाण्यावरच अवलंबून आहे ऐसे आघवांची ठाई तया जळची जेवी पाहि तैसा मी वाचून नाही विश्वी याप्रमाणे पहा सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे त्याप्रमाणे शिवा या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही आयसा व्यापका माते मानुनी जे भजती भलतेचोकारे उदिते प्रेम भावे याप्रमाणे मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तेथे बसतात परंतु ते त्यांचे भजन खरोखरच्या प्रकट अशा प्रेम भावनेने केलेले असते देशकाळ वर्तमान आघवे मजसी करूनी अभिन्न जैसा वायू होऊन गगन गगनी ची कसे भर जसा रूप होऊन आकाशातच तस वागतो तसे देश वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एक आहेत असे समजून ते वागतात आयसेनी जेनी जजञनी खेळत सुखेळ त्रिभुवनी जगद मनी माते अशा जे ते मी साठव निप त्या मला अंतःकरणात साठवून त्रैलोक्यात सुखाने व्यवहार करीत असत जे जे भेटे भूत ते, ते मागवंत हा भक्तीयोगू निश्चित जाण माझा जा। जो जो प्राणी दिसेल तो माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज श्लोक नव मित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्पर कथयंत मा्यम तुष्यती रमंती माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे म्हणून जे मदरूप झाले व माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने असे ते ज्ञानी परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या गुणांचे वर्णन करीत समाधान पावतात व आनंदात मग्न होतात चित्ते मिणे धाले जीव मर विसरले बोधाची णाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्या स्वरूपानुभवाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या गुंगीमुळे जन्म मरणाला विसरतात नाचती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिर्चे आनंदात प्रेमाने नाचतात आता ते एकमेकांच ज्ञानच देतात व घेतात जैशी जवळ केची सरोवरे उचंबळली कालवती परस्परे मग तरंगासी तरंगची तर ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तडी उसळली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते अशा स्थितीत लाटांना लाटांचीच घरे होतात तैसी येळणी पडता आनंद कल्लोळांची वेणी तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांची वेणी गोखली जाते अशा स्थितीत बोध बोधानेच बोधाचे अलंकार मिळवत जैसे सूर्ये सूर्या ते वो वाढिले कि चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले नातरी सरिसे पाडे मिनले दोन्ही बोघ ज्या प्रमाणे सूर्यने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह हो, एके ठिकाणी येऊन मिळावेत तैसे प्रयाग होत सामरस्याचे बरी व ओसाण सात्विकाचे ते संवाद चतुष्पतीचे गणेश जाहले प्रयाग जसा गंगा व यमुना यांचा संगम होतो तसे तेथे म्हणजे भक्ताला भक्त जेवा भेटतात तेथे ऐक्य रसाचा संगम होतो व त्या ऐक्य रसाचे पुरावर ते वर्चे ते तया महा या महा सुखाचे निभरे धावून देहाची गावा बाहेरे मिया धाले तेने उदगारे लागती गाज तेव्हा त्या ब्रम्हखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावा बाहेर पडून येऊन म्हणजे देह तादात्म्य टाकून माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागताती जगती गरजती सैध गुरु व शिष्य हे उपदेशा करता एकांत स्थली जाऊन तेथे त्या एका अक्षराचा म्हणजे ओम सौजिक ब्रह्माचा उपदेश करतात तोच उपदेश ते महात्मे मेघाच्या गडगडाटाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये जिकडे तिकडे गर्जना करून सांगतात जैसी कमळ कळी का जा मकरंदा ते राखो नेणे ने, दे पारणे आमोदाचे ज्याप्रमाणे पक्व दशेला आलेली म्हणजे पूर्ण उमरलेली कमळाची कळी ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही तर ते राजास अथवा गरिबास सुवासाची मेजवानी देते तैसे कथित कथिते नि तोशु कथू विसरत मग ती विरत आंगे जीवे त्याप्रमाणेच सर्व जगात माझे वर्णन करीत असतात व त्या वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात व त्या विसरा मध्ये अंगाने व जीवाने विरतात ऐसे प्रेमा चेहुसपणे नाही राती दिवो जानने, केले माझे सुख आपले करून घेतले आहे त्यास अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस अथवा रात्र यांचे भान नसते श्लोक दाहुवा तेशाम सतत युक्ता नाम भजता प्रीतिपूर्वकम दादा बुद्धी योगम तम येन उपयाप्रमाणे माझ्या ठिकाणी सतत युक्त असलेल्या व प्रीतीपूर्वक माझी भक्ती करणाऱ्या त्यांना मी अश्या प्रकारची बुद्धी देतो कि जेणेकरून ते माझ समीप येतील तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुन पाही, ते ठाईचीच तिही घेतली अर्जुना असे समज कि मग त्यांना आम्ही जे काही निरतिशय प्रेम द्यावायचे तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी स्वर्गापवर्ग कारण की अर्जुना ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग व मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा आहेत असे वाटतात म्हणून त्यांनी जे प्रेम धरले तेच आमचे देणे त्यांनी आपल्या कमाईने मिळवले म्हणून तिही जे प्रेम धरिले त्याची आमूचे देणे उपायले परी आम्ही ही, ही केले तिहीची म्हणी म्हणून त्यांनी जे प्रेम धरले तेच आमचे देणे त्यांनी आपल्या कमाईने मिळवले अशा रीतीने आमचे काम त्यांनीच केले पण ते आम्ही दिले म्हणून त्यांनी प्रसिद्ध केले आता यावरी ये तुले घडे सुख आगळे वाढे आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे आता या नंतर इतके घडून येईल कि ते प्रेम सुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये हे आमचे कर्तव्य आहे लळेयाची या बाळका किरीटी गवसणी करून स्नेहाची जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे अर्जुना ज्याप्रमाणे आई आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांभरुण करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे मागे ते मूल खेळत असताना धावते ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा करून ठेवी तैसी उपास पदवी पोषित जाये ते बालक जो जो खेळ दाखवील तो तो खेळ ती आई त्याच्या पुढे सोन्याचा करून ठेवते त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवित मजे विशेषे आवडे करू उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने अनाया ते भक्त मला प्राप्त होतील अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेषत आवडते पैगा भक्तासी माझे कोड मजतयाचे अनन्य गतीची चाड काजे प्रेमळ आमचे साकड आमते घरी अरे भक्ताला माझे कौतुक असते व त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते कारण कि घरी आम्हाला प्रेमळ भक्तांचा दुष्काळ आहे पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाय दोन्ही मार्ग तयांची वाहणी केले आम्ही अंग शेषा वेची लक्ष्मी सि अर्जुन पहा उपायाने प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या स्वर्गेच यांच्या रहदारी केली आम्ही शेषाला लक्ष्मी सह आमचे शरीर देखील विकून टाकले परी आपण पेवीण जे एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमला लागी देख ठेविले जतन परंतु आपलेपणा वाचून जात मी पणाचा लवलेश नाही असे जे एक ताजे प्रेम सुखांच्या गोष्टी तैसीया नवती गा अर्जुना येत पर्यंत वर सांगितल्याप्रमाणे आम्ही आपलेपणा प्रेम केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता त्यांच्या अंतकरणात राहून मी प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दीपाने त्यांच्या ठिकाणच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहरपी अंधकाराचा नाश करते रमानिले जिही म्हणून मी जो आत्मा त्या विषयीची अखंड प्रेम वृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे ज्यांनी एक माझ्या वाचून बाकीचे सर्व फलकट मानले आहे तया तत्वज्ञा चोखटा दिभटा मग मी होऊन दिवट पुढा पुढा चाले अर्जुना त्या शुद्ध तत्वज्ञ प्रेमळ भक्तांच्या पुढे ज्ञानरूपी कापराची मशाला धरणारा मशालजी मिस होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो अज्ञानाची एराती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशुनी घाली परवती करी नित्योदयो अज्ञानाच्या रात्रीमध्ये त्या भक्तांच्या पुढे दाट काळो खेळून मिळाला असता त्या अज्ञान रुपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो व ज्ञानाचा नित्य उदय करतो ऐसे प्रेमोत्तम पुरुषोत्तमे तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणत याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा जो पुरुषोत्तम तो जेव्हा बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला माझे मन शांत झाले श्लोक बाराव अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्र भरुषतम दिव्यमज विभूम अर्जुन म्हणाला तू परब्रह्म महाभूतांचे विश्रांती स्थान श्रेष्ठ स्थान व अत्यंत पवित्र आहेस अनादिसिद्ध असा पुरुष सर्व देवानाही दैवत देवा असलेला देव जन्मरहित व सर्व व्यापी असा तू आहेस अहोजी अवधारा भला केरू फेडिला संसारा जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू अहो महाराज ऐका माझा जन्म रूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला यामुळे देवा मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून मुक्त झाले मी जन्मले पण आपुले हे आजी देखिले, जीवित हातात आवडत असे महाराज मी आपला जन्म आज डोळ्यांनी पाहिला म्हणजे आत्मज्ञान होणे हा नवा जन्म आहे व ते मला आज झाले त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले असे मला वाटते उजवन जाधली आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले कारण की देवाच्या मुखाने उपदेश रूपी कृपा प्राप्त झाली आता येणे वचनते जोकारे ला ला मनोनी से तुझे। आता या अंधार, स्वतला आत्मरूप न समझता जीव स्वरूप समझने व बाहर लंधार प्रपंचला ब्रम्हरूप न पहाता प्रपंच रूप पहानेज्ञान सर्व नहीं सेवरूप खी पहात है तरी हो सी गा तू परब्रम्हिस पवित्र तू परम जगन्नाथा। अर्जुन म्हणाला श्री कृष्ण या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस तू परम दैवत तू पुरुषजी पंचवीसावा दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील तू ब्रेवांचे पलीकडील पंचवीसावे तत्व आहेस तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांच्या पलीकडील आहेस अनादि सिद्ध तू स्वामी जो ना जसे जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणीतले आता हे नाथा तू नित्यसिद्ध आहेस मग जन्माधिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस हे आम्हाला तू या काल यंत्रासी सूत्री तू जीव कळेची अधिष्ठात्री तू ब्रह्म धात्री हो हे कळले पुढे तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस तू जीवितास आश्रयस्थान है तू ब्रह्मांडरूपी कढ़ईला आधार हैस है मच्चित समझ ले